वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग दुसरा आतिथ्य झाल्यानंतर राम सूर्योदयाच्या वेळी सर्व मुनी पशुंनी भरलेले असलेले वृक्ष आणि लतानी दाट असलेली झाडी मोडून पडलेले आणि जलाशय क्वचितच पाहायला मिळेल असे पक्षी गणांची किलबिल रातकिड्यांचा किर्रवाज यांनी निनादणारे असे ते वन लक्ष्मणासह अगदी मध्यात रामाने पाहिले त्या घोर पशूने भरलेल्या वनात सीतेश असलेल्या रामाला महानाद करणारा पर्वताच्या टोकासारखा उंच एक नरक्षक होते तो दिसायला विद्रुप होता त्याचे पोट अतिशय होते तो किळस येईल असा प्रमाणबद्धता नसलेला लांब लचक पसरलेला आणि पाहताच भय वाटावे असा होता त्याने अंगावर वाघाचे कातडि पांघरले होते चरबीने त्याचे अंग माखले होते अंगावर रक्त सांडले होते त्याचा जबडा काळमुखाप्रमाणे पसरलेला होता सर्व प्राण्यांना भय वाटाव्या असा तो होता तीन सिंह चार वाघ दोन लांडगे दहा ठिपक्यांचे काळवीट हत्तीचे त्याच्या दातांसह चरबीने भरलेले मस्तक असे सर्व आपल्या लोखंडी शिवलावर धरून तो मोठा आवाज काढून गर्जना करीत होता राम लक्ष्मण आणि मैथिली सीता यांना पाहताच तो संतापाने त्यांच्या अंगावर प्रलयकार लोकांवर धावून जावेत असा धावला त्याने महाभयंकर आवाज काढला त्यामुळे पृथ्वीजण हादरली त्याने वैद्यही आपल्या कडेवर घेतले आणि मागे तुम्ही आयुष्य संपले तुम्हा दोघा तापसांचे एका स्त्रीसह राहणे कसे मुनी जीवनाला दूषण लावणारे तुम्ही दोघे कोण अधर्माचरण करणारे पापी आहात हे बिकट आरण्य आहे आणि मी विराध नावाचा राक्षस आहे मी नेहमी हाती आयोज घेऊन जात असतो ऋषींचे मांस खातो ही सुंदर नारी माझी बायको होईल करून तो दुरात्मा विराज असे दुष्टपणाने बोलत असता त्याचे गर्विष्ठपणाचे बोलणे ऐकून भ्यालेली जनक कन्या सीता झंझावाताने केळ थरथरावे थरथर हावी तशी भयाने कापू लागली विराधाने कडेवर घेतलेला कल्याणी सीतेला बघून रामाचे तोंड सुकले तो लक्ष्मणाला म्हणाला सौम्या जनक राजाची ही साक्षात कन्या माझी शुभाचरणी भार विराच्या कडेवर गेलीय पहा ही अत्यंत सुखात वाढलेली यशस्वीनी राजपुत्री <coughs> आमच्या बाबतीत कैकीने जे आपले प्रिय मनात ठरवून वराने मागून घेतले ते आता येथेच उत्तम प्रकारे लक्ष्मणा घडले केवळ पुत्राकरता राज्य मागून त्या दूरदृष्टीच्या स्त्रीचे समाधान झाले नाही तिने सर्वांना प्रिय असलेल्या मला वनात घालून दिले माझीही मध्यम माता आता आपली इच्छा पूर्ण झाल्याप्रमाणे संतुष्ट हो वैदेला परपुरुषाचा स्पर्श होणं याहून मला अधिक दुःखाची दुसरी गोष्ट नाही अगदी पित्याचा मृत्यू आणि स्वराज्याचे अपहरण सुद्धा डोळ्यात पाणी भरून सद्गतीत होऊन राम असे म्हणाला तेव्हा क्रुद्ध झालेला लक्ष्मण अडवलेल्या नागाप्रमाणे फुसफुसत म्हणाला तू इंद्राप्रमाणे सर्व भूतांचा नाच मी तुझा सेवक जवळ असताना काकूचा अनाथासारखा शोक कर, शोक काय करतोस क्रुध्द होऊन मी या राक्षसाचा एका बाणाने वध करेल प्राणहीन झालेल्या विराधाचे रक्त पृथ्वी पेईल राज्याची इच्छा करणाऱ्या भरताच्या बाबतीत जो माझा क्रोध झाला होता तो आता मी इंद्राने पर्वतावर वज्र टाकावेत असा या विराधावर टाकतो माझ्या बाहुबलाच्या वेगाने वेग मिळालेला महान बाण याच्या मोठ्या उरात घुसू दे आणि त्याच्या शरीरातला प्राण काढून घेऊ दे मग येथेच भूमीवर ते शरीर लोळत पडू दे अरण्यकांडाचा दुसरा सर्ग समाप्त